पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण तेरावे लखनौचा जिल्हा तुरुंग राजकीय गुन्ह्यासाठी तुरुंगाची शिक्षा मिळणे ही गोष्ट एकोणीशे एकवीस एकुणी साली नवीन वाटण्याचे कारण नव्हते विशेष करून वंगवंगाच्या जवळीपासून तुरुंगाकडे जाणाऱ्यांची अखंड रांगच लागलेली होती कित्येकानं अनेक वर्षाच्या शिक्षा झालेल्या होत्या विना स्थानबद्ध केल्याची उदाहरणेही घडली होती त्या काळातील सर्व श्रेष्ठ राजकीय फुडारी लोकपांड्य टिळक यांना त्यांच्या उतारवयात सहा वर्षांची सजा ठोठवण्यात आली होती महायुद्ध सुरु झाले व स्थानबद्धांची व राजबंद्यांची संख्या भरावर फुगत चालली कटांच्या खटल्यांचे सत्र सुरू झाले व फाशीच्या व जन्मटेपेच्या शिक्षा देण्यात येऊ लागल्या अलीबंधू व अब्ल कलाम आझाद यांना महायुद्धाच्या वेळी स्थानबद्ध करण्यात आले होते तदनंतर पंजाबच्या लष्करी कायद्याचा अंमल सुरू असता कटाच्या खटल्यात व तडकाफडकी निकालात कित्यक्क टोकांना तुरुंग आला, अशा प्रकारे, राजकीय बंदिवास ही हिंदुस्तानच्या नित्य परिचयाची बाब होऊन बसली होती परंतु आपणहून कोणी तुरुंगात जावयास तयार होत नसे, कार्य करता करता तुरुंग वाटेत आणवा आला अगर गुप्त पोलीस खात्याला एखादा माणूस पसंत पडला नाही म्हणून तुरुंगात जाण्याची पाळी आलीच तर तो प्रसंग टाळावा यासाठी कोर्टात बसावाची शक्यतवढ सर्व प्रयत्न करण्यात येत असत तथापि ता एकोणीशे एकवीस सालात देखील अंतरंग अपरिचित होत तुरुंगाच्या उग्र दिसणाऱ्या दरवाजाने नव्या राजबंद्याला घेऊन टाकले की त्याचे आत काय होते याची जाणीव तेव्हा थोड्यानाच असेल कैदी म्हणजे बेफाम आणि भयंकर व्यक्ती इतकीच आम्हाला माहिती होती तुरुंग म्हणजे एकांतवास अपमान हाद पुढे काय प्रसंग येईल याची चिंता अशी आमची कल्पना होती एकोणीशे वीस सालापासून तुरुंगवासाच्या बातम्यासारख्या वाषणात येऊ लागल्या व प्रत्यक्ष आमच्या सहकार्यांपैकी सुद्धा पुष्कळजन तुरुंगात गेले त्यावेळी तुरुंगवासाच्या कल्पनापासणी पडून पूर्वी तुरुंगा, तुरुंगा म्हटला की मनात नकळत जी नाखुशीची व चिटक्याची भावना जागृत होत अस ती कमी कमी होऊ लागली परंतु तयारी किती झालि असली तरी तुरुंगाच्या लोहद्वारात पहिल्याच वेळी उभी राहिल्याबरोबर मनोवृत्तीची जी खळबळ उड़ व मनाला जो ताण बस तो नाहीसा होणार थोडाच त्यानंतर ग्रामीच्या काळात राजकीय गुन्ह्यासाठी कमीत कमी तीन लक्ष स्त्री पुरुष तरी वारी करून आल आह त्यापैकी हजारोंनी अनेकदा तुरुंगवास सोसला आह आतल्या स्थितीची त्यांना पुरेपूर जाणीव आहे वैचित्र हीनतेमुळे भयंकर वाटणाऱ्या निरस व तापदायक अशा तुरुंगातील विलक्षण जीवनक्रमाशी जितके मिळते घेणे मनुष्याला शक्य आहे तितके मिळते घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे माणसाला बहुधा कोणतीही परिस्थिती अंगवर्णी पडते तसा तुरुंगवासही आमच्या अंगवर्णी पडत चालला आहे तरी देखील त्या दरवाजात पाऊल ठवले की पूर्वीप्रमाणेच अजूनही मनाची थोडीशी चलबिचल उडते ओढाताण होते हृदय धडधडू लागते व बाहेरच्या जगातील वृक्षराजीचे विस्तीर्ण खुलेपणाचे लोकांचे व गाड्या घोड्यांचे आणि कित्येक दिवसपर्यंत पुन्हा ज्यांची गाठही पडणार नाही अशा ना आपतेष्टांचे डोळे भरून शेवटचे दर्शन घ्यावे म्हणून नजर न कळतच मागे उरडल्याशिवाय राहत नाही पहिल्या तुरुंगासाच्या वेळी तीन महिन्यानंतर माझी अचानकपणे सुटका झाली आम्हाला व तुरुंगावरील अधिकाऱ्यांना तो काळ मोठा धामधुमीचा गेला नव्या प्रकारच्या कैद्यांचा लोंडास तुरुंगात लोटल्यामुळे अधिकारी सुद्धा हतबुद्ध झाले होते दिवसेंदिवस वाढत जाणारी राजबंद्यांची संख्या इतक्या झवाड्याने फुगत की होती की त्या पुरामध्ये तुरुंगातील जुन्या शिस्तीच्या खाणाखुणा गडप होतात की काय अशी त्यांना धास्ती वाटू लागली नव्या येणाऱ्या कैद्यांची जातच विलक्षण होती त्याच सर्व दर्जाचे लोक असले तरी मध्यमवर्गाच्या लोकांचा भरणा विशेष होता पण या सर्व वर्गात सामान्य असे एक लक्षण होते ते असे की नेहमीच्या कैद्याहून ते अगदी भिन्न असतात त्यामुळे त्यांना जुन्या पद्धतीचे वागवणेही कठीण होई पण कोणत्या तरी त्यांना वागवावे याबद्दल अधिकाऱ्यांपाशी पूर्वीचा दाखला अगर अनुभव काहीच नव्हता काँग्रेसचा कैदी मंडला म्हणजे तो बहुदा नेवळा अथवा गरीब नसावायचा तुरुंगाचा आवारात तो असला तरी एक प्रकारची सामर्थ्याची जाणीव संख्याधिक यामुळे त्याला वाटत नाही बाहेर चाललेली चळवळ व तुरुंगाच्या आत काय चालली आहे याविषयी जनतेला वाटणारी जिज्ञासा यामुळे त्याला धीर येत असे आमचे वर्तन जरा चढेलखोरपणाचे असले तरी आम्ही तुरुंगावरील अधिकाऱ्यांशी सहकार्याने वागत असू आमची मदत मिळाली नसती तो त्यांना फारच त्रास झाला असता एखाद्यावेळी स्वयंसेवकाची समजूत घालावायची असली म्हणजे जेलर आमच्याकडे येऊन आम्हाला त्यांच्या बराकीत घेऊन जात असे आम्ही तुरुंगात स्वतःच्या खुशीने जालो होतो व कित्येक स्वयंसेवक तर तुरुंगात घुसले होते असे म्हणले तरी चालेल तेव्हा निष्ठून जाण्याचा कोणी प्रयत्न करील ही गोष्ट शक्य नव्हती कोणाला सुटून जावेसे वाटलेच तर केलेल्या कृत्याबद्दल दुःख प्रदर्शित केले अथवा इतप पण या फंद आपण पुन्हा पडणार नाही असे लिहून दिले म्हणजे काम बांगण्यासारखे होते निष्ठून जाण्याच्या प्रयत्नामुळे स्वतःचीच नाचक्की झाली असती आमच्या तुरुंगाच्या सुप्रिटेडेंटला याची पूर्ण कल्पना होती काही कायद्यांचे मन वळवून तुरुंगातून तु निष्ठून जाण्यासाठी त्यांना तुम्ही प्रवृत्त केले तर खान साहेबांच्या ऐवजी खानबहादुरची पदवी तुम्हाला देण्याची मी सरकारकडे शिफारस करीन असे ते जयलला विनोदानी सांगत असत माझ्या वडिलांना दोघासरत भावंडांना व मला वीस बाय सोळाची एक लहान पृथक कोठडी देण्यात आली होती निरनिराळ्या बकीतून जाण्या येण्याची आम्हाला बरीच मोकळी कस बाहेरच्या आपतेशांशी सुद्धा पुष्कळदा गाठीबेटी होत दररोज येणाऱ्या वृत्तपत्रातील धरपकडीच्या व चळवळीच्या ताज्या बातम्यांमुळे वातावरण उत्साहमय राहत असतील चर्चेत पुष्कळ वेळ निघून जाई आणि वाशनासाठी अथवा दुसऱ्या विशेष कामासाठी फारच थोडा वेळ मिळ आमची कोठडी झाडून लोटून स्वच्छ करण्यात वडिलांचे व माझे कपडे धुण्यात व सूत कातण्यात माझा सकाळचा वेळ जात असे हिवाळ्याचे दिवस होते उत्तर हिंदुस्थानात हिवाळ्याचे दिवस म्हणजे सर्वात उत्तम पहिले काही आठवडे स्वयंसेवकांसाठी हिंदी उर्दू व इतर प्राथमिक विषयांचे वर्ग उघडण्याची आम्हाला परवानगी मिळाली होती दुपारी आम्ही व्हॉलीबॉल खेळत असू हळूहळू निर्बंध वाढू लागले आमच्या हत्तीच्या बाहेर जाण्याची आणि तुरुंगच्या ज्या विभागात बहुतेक स्वयंसेवकांना ठेवण्यात आले होते तिकडे चक्कर मारण्याची आम्हाला बंदी करण्यात आली साहजिकच वर्ग बंद पडले तेवढ्यात माझी मुक्तता झाली मी मार्चच्या प्रारंभी बाहेर गेलो तो एप्रिलमध्ये परत आलो परिस्थिती बरीच पालटली होती वडिलांची रवानगी नैनितालच्या तुरुंगात केल्यावर नव नियम लादण्यात आले विनण्याच्या जागेत ठेवण्यात आलेले सर्व राजकीय कैदी आतल्या तुरुंगात नेण्यात येऊन त्यांना बराकीत बंद करण्यात आले प्रत्येक बराक म्हणजे तुरुंगातील पोट तुरुंगाप्रमाणे होती बराकींना परस्परांशी संबंध ठेवता येत नसे भेट व पत्र महिन्यातून एकदाच मिळू लागले अन्नही निकृष्ट प्रकारचे देत त्यात बाहेरून भर घालण्याची मात्र परवानगी होती मी ज्या बराकीत होतो तिथे सुमारे पन्नास मानसे होती आमी सर्व दाटी दाटीने राहत होतो दोन अंथरुणात तीन अगर चार फुटांचे अंतर असे सुदैवाची गोष्ट म्हणजे बराकीतील बहुतेक व्यक्ती माझ्या परिचयाच्या होत्या व त्यांच्यापैकी बरेचसे माझे मित्रच होते पण अहोरात्रीत एकांत असा मुळीच मिळत नसल्यामुळे मोठे अवघड होऊ लागले तेच तेच लोक आपल्याकडे पाहत असावायचे त्यास त्यास लहान सहान कुरापती निघावायच्या त्यापासून सुटका करून घेणार कशी उघड्यावर स्नान करावे व ते ते कपडेही धुवावेत व्यायाम घ्यावायचा तर बराकीच्या भोवती पळावे लागत असे आमी इतका वाद वादविवाद केला की काही नवा नवायुक्तिवाद सांगण्याची ताकत बहुदा कोणातच ता उरली नाही कौटुंबिक जीवनात जो निरज तो, भाग असतो तोच निरज भाग शंभरपट वाढवून येथे अनुभवा लागेल कुटुंबातील प्रेम वगैरे इतर गोष्टींचा मात्र इथे संपूर्ण अभाव होता या जीवनाच्या सर्वांच्याच मनाला त्रास होई माझा जीव तर पुष्कळवाळा एकांतवासासाठी तळमळत राही नंतरच्या आयुष्यात तुरुंगातील एकांतवासाची पोटभोर भेजवानी मला मिळवायची होती त्यावेळी महिनेच्या महिने तुरुंगातील अधिकारण व्यतिरिक्त कोणत्याही मनुष्याचे दर्शन सुद्धा होत नसे तेव्हा देखील मनात अशीच अस्वस्थता उत्पन्न झाली व कोणाचा तरी सहवास लाबावा म्हणून मन तळमळू लागले या गर्दीत काढलेल्या आयुष्याचे स्मरण मला तेव्हा होत असे व त्याचा क्वचित मनाला हिवाई वाटे परंतु दोहोंपैकी एकांत वासाचीच मला मनातून अधिक आवड आहे हे मी जाणून होतो मला लिहिण्या वाचण्याची परवानगी मिळाली म्हणजे पुढे गर्दी होती खरी पण मित्रांचा सहवास अत्यंत सौजन्यपूर्ण व आनंदमय होता हेही कबूल केले पाहिजे आमचे एकंदरीत बरे जमत असे परंतु कधीकधी इतरांची संगत नकोशी वाटे व वा दूर कुठेतरी जाऊन बसावे अशी इच्छा उत्पन्न होईल त्यावेळी पावसाचे दिवस असल्यामुळे बाहेर जाऊन बसणे शक्य होते म्हणून वासाची इच्छा झाली की बराकेतून उठून आमच्या वारात उघड्यावर वा जाऊन बसण्याचा मी क्रम ठेवला होता ऊन लागे व क्वचित प्रसंगी पावसाची सरई पण ते सहन करून मी शक्य तितक्या वेळ बराकीच्या बाहेरच घालवत असे तेथे उघड्यावर पडल्या पडल्या आकाशाकडे व मेघमालेकडे मी टक लावून बघत असे त्यांचे बदलते रंग किती सुंदर दिसतात याची त्यावेळी मला चांगली कल्पना आली आमच्या दृष्टीने वेळेला काही किंमत राहिली नव्हती वेळ इतका मुबलक असे की त्याचे ओझेच वाटावे क्षणोक्षणी बदलणाऱ्या पावसाळी ढगांचे निरीक्षण करण्यात मी जो वेळ घालवत होतो तो मात्र अतिशय आनंदात जाई बराकीकीतील कोंदट वातावरणातून झालेल्या सुटकेमुळे मला समाधान वाटत असे त्या वर्षीच्या पावसाळ्या समाजावर इतका परिणाम का झाला कोणास त्यापूर्वी अगर नंतर ते कधीही झाल्याचे मला आठवत नाही डोंगरावर आणि समुद्रावर झालेले सूर्योदय व सूर्यास्त मी अनेक वार पाहिलेले आहेत व त्यांच्या दिव्य सौंदर्यात अवगाहन करून त्यांच्या भव्यतेमुळे मनाला काही काज जो उल्हास प्राप्त होतो त्याचाही अनुभव मी घेतलेला आहे परंतु असे देखावे नित्य परिचय झाल्यामुळे त्यात विशेष गोडी वाट्यात नैशे झाली परंतु तुरुंगात सूर्यदय अथवा सूर्यास्त कधीच पाव्यास मिळत नसे श्रीजाचे दर्शन आम्हाला कधी घडले नाही सकाळचा बराच काळ उलटल्यानंतर आमच्या भोवती उभारलेल्या तटावरून जेव्हा सूर्य उगव तेव्हा त्याचे किरण प्रखर झालेले असत रंग वैचिते तर कुठेच नजरेच पडत नसे मातीने लिंपलेल्या भकास भिंतीकडे पाहण्याची सवय झाल्यामुळे डोळ्यांची रुचीग्रहणाची शक्ती जवळजवळ नष्टच झाली होती मनातून मात्र छाया प्रकाश आणि रंग यांचे खेळ पाहण्यासाठी ते आतुर झालेले असावेत त्यामुळे पावसाळी डगांची शिडे जेव्हा मोठ्या दिमाखाने फडकू लागली चित्रविचित्र आकारांच्या मेघांच्या रांगा आकाशात गर्दी करू लागल्या व हरतरेच्या रंगात क्रीडा करून त्या न्हावून निघू लागल्या तेव्हा आनंदाने बेवोश होऊन अनिमिष लोचनाने समाधी लागल्याप्रमाणे मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो कधीकधी ढग पांगून जात आणि मग फक्त पावसातच दिसणारा मनोहरी देखावा डोळ्यांना दिसत असे गर्द डगांच्या फटीतून आकाशाच्या अगाध निलिम्ब्याचे दर्शन झाले की अनंताचा एक अल्पखंडच आपण पाहत आहो असा भास होई आमच्या जवळीच्या वकूबाची सरकारला आता पूर्णपणे कल्पना येऊन चुकल्यामुळे हो आमच्या कृत्याबद्दल आपल्याला किती राग आलेला आहे ते आमच्या चांगल्या अनुभवाला आणून देण्याचा सरकारचा इरादा होता म्हणून आमच्यावर अधिकच नियम लादण्यात आले नव्या नियमांची अंमलबजावणी सुरु झाल्यामुळे व अंमलबजावणीच्या रीतीमुळे अधिकारी व राजवंद्यांमध्ये खडके उडू लागले कित्यक्क महिनपर्यंत शक्कडोजणांनी निषेध म्हणून भेटी वगैरे घेण्याच बंद कल अधिकाऱ्यांची अशी कल्पना झाली असावी की याबाबतीत राजवंद्यांना आमचीच फूस आहे म्हणून आम्हा सात तुरुंगातील एका दूरच्या विभागात बळाकीशी काहीही संबंध पोहोचणार नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवण्यात आले वेगळ्या काढलेल्या लोकात पुरुषोत्तमदास टंडन महादेव देसाई जॉर्ज जोसेफ बाळकृष्ण शर्मा देवदास गांधी वर्मा व मी असे लोक होते आम्हाला एका लहान आवारात ठेवण्यात आले तेथे राहणे गैरसोयचे होते परंतु हा बदल मला पसंद पडला कारण येथे गरीतरी नव्हती त्यामुळे थोडे अधिक शांतता व अधिक एकांत मिळण्यासारखा होता वाचावयास अथवा इतर काम करण्यास खूप वेळ सापडे तुरुंगातील इतर सहकाऱ्यांशी व बाह्य जगाशी आमचा संबंध अजिबात न्यायसा झाला कारण राजबंध्यांना वृत्तपत्रे देण्याची प्रथा सरसकट बंद करण्यात आली होती आम्हाला वृत्तपत्ये मिळाली नाही तरी बाहेरच्या बातम्यांचा झेरपा आत येतच असे दर महिन्याला मिळणाऱ्या भेटीच्या व पत्रांच्या द्वाराही बातम्यांचे तुकडे ताकडे आमच्यापर्यंत पोहोचत बाहेर चळवळ चा ओसरत चालली आहे उत्कर्षाचा काळ उलटून यश भविष्यकाळाच्या अंधारात लोपत चालली आहे याची खबर आम्हाला आता कळली होती काँग्रेसमधे फुट होऊन फेरवाले व वा, नाफरवाले असे दोन गट पडले होते देशबंधू दासांच्या व माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली नव्या होणाऱ्या मध्यवर्ती व प्रांतिक निवडणुकी लढवून कायदेमंडळ काबीज करण्याच्या प्रयत्नात फरवाल्यांचा पक्ष होता नाफ़रवाले असहकारचा जुना मार्ग सोडण्यास तयार नव्हत्यांच नेतृत्व राजगोपालचारी यांच्याकड़ होत गांधीजी तर त्यावेळी तुरुंगातच होत ज्या चळवळीच्या लाटेवर आरुढ होऊन आम्ही पुढे सरकलो त्या चळवळीची अंतिम धक्का या अक्षुद्र भांडणात व अधिकारप्राप्तीसाठी चाललेल्या डावपेचात गडब झाली उत्साहाचा व भावनावेगाचा भरात मोठ्या शर्तीची कृत्ये करण्यापेक्षा चढता काळ संपल्यावर नेटाने काम करीत राहणे ही किती बिकट गोष्ट आहे याची आम्हाला त्यावेळी आली बाहेरच्या बातमीमुळे आमच्या उत्साहाला मरगळ आली आणि त्यातच त्रुंगातील कुंद वातावरणात निर्माण होणाऱ्या रोगट मनोवृत्तीची भर पडल्यामुळे मनाला फार त्रास होऊ लागला तथापि आम्ही आमचा स्वाभिमान व अब्रू यांचे रक्षण केले परिणाम काही झालेला असो आम्ही योग्य तेच वर्तन केले ही, के ही अंतसमाधानाची भावना मनात अद्याप जागृत होतीच भविष्यकाळ अंधारात गुरफट दिला होता त्याचे स्वरूप कसंही असले तरी आमच्यापैकी कित्येकांना आयुष्यातील पुष्कसा काळ तुरुंगात घरवावा लागणार आहे याविषयी शंका उरली नव्हती अशाच प्रकारची बोलणी आमच्यात निघत कामाचे व व्यायामाचे रहाट गाडगे सुरू झाले व्यायाम व्हावा म्हणून आवारातल्या आवारातच पळण्याचा क्रम आम्ही ठेवला होता केव्हा केव्हा आमच्यापैकी दोघेजण बैलाप्रमाणे मोठेही ओढत असत त्यामुळे तेथल्या भाजीपाल्यांच्या वाफ्यांना पाणी द्याव्यामुळे बहुतेक लोक रोज थोडेसे सूत काचत असत परंतु त्या हिवाळ्याच्या दिवसात माझा मुख्य धंदा म्हणजे वाचनाचा जेव्हा जेव्हा सुप्रिटेंटची आमच्या वरात फेरी होईल तेव्हा तेव्हा त्याला मी वाचत असलेल्या दिसे हे वाचनाचे वेळ पाहून तो जरा चिडलाच व त्याने माझ्यावर थोडी टिकाई केली माझ्याबद्दल विचाराल तर वयाच्या बाराव्या वर्षापासूनच मी सर्वसामान्य वाचन सोडून दिले आहे असं तो म्हणाले वाचन बंद केल्यामुळे या शूर इंग्लिश प्रूषाचा फायदाच झाला असावा कारण वाचनामुळे डोक्यात उद्भवणाऱ्या त्रासदायक विचार अंतरंगा वासून त्याचा मेंदू सर्वस्वी अलिप्त राहिला असेल आणि शिवाय संयुक्त प्रांताचा इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स या उच्च जागी नेमणूक करणेही त्यामुळे सुलभ झाले असेल हिवाळ्यात संध्याकाळ लवकर होईल आणि आकाश निरभ्र असल्यामुळे आमचे चित्त साहजिक वेधले जात असे नकाशांच्या मदतीने आम्ही काही नक्षत्रपूंजे शोधूनही काढले संध्याकाळी ते उगवण्याची आम्ही वाट पाहत बसत असू ते दिसू लागले की ओळखीचे मित्र भेटण्याचा आनंद आम्हाला होई। अशा प्रकारे आमचा काळ चालला होता दिवसामागून दिवस जाता जाता दिवसांचे आठवडे व आठवड्यांचे महिने झाले तुरुंगातील दैनिक जीवनाची चाकोरी पडली पण बाहेरच्या जगात आमच्या आयांवर धर्मपत्नीवर बहिणीवर संसाराचा भार पडत होता वर्षानुवर्ष वाट पाहता पाहता त्या कंटाळल्या होत्या आणि त्यांची प्रिय तुरुंगात अडकलेली असल्यामुळे बाहेरची मोकळी त्यांच्या हृदयाला शल्याप्रमाणे बोचत होती एकोणीशे एक साली आम्हाला प्रथम अटक झाल्यानंतर लगेच काही दिवसांनी आनंद भवनात पोलिसांच्या एरझाऱ्या सुरू झाल्या वडिलांना व मला करण्यात आलेला दंडाची वसुली करण्यासाठी ते येत होते काँग्रेसने दंड न देण्याचे ठरवलेले होते पोलीस रोज येत व थोडे थोडे फर्निचर घेऊन जात ही एकसारखी चाललेली उचलाउचली पाहून इंदिरा नावाच्या माझ्या चार वर्षाच्या मुलीला फार आगी व त्यांना फैलावर घेई लहानपणी तिच्या मनावर झालेल्या या संस्कारांमुळे मला वाटते की एकंदर पोलिसांविषयी पुढेही तिच्या मनातली अडी कायमच राहणार अराजकीय बंद्यांपासून आम्हाला दूर ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात येत असे राजकीय बंद्यांसाठी स्वतंत्रच तुरुंग ठेवावेत असा कळणपणे नियम होता तथापि त्यांच्याशी येणारा संबंध अजिबात तोडून टाकणे शक्य नव्हते स्वतःच्या अनुभवावरून व त्यांच्यामार्फत त्या काळच्या तुरुंगातील जीवनाविषयी आम्हाला माहिती कळत असे अत्याचार लाचखपणा व अनिती यांनी तुरुंगाचे वातावरण सडलेले होते अन्न अगदी गचाळ होते ते घेण्याचा प्रयत्न करून पाहिला पण ते कशाखाली घोटेच ना अधिकारी वर्ग बहुदा नालायक असे व त्यांना पगाराई अगदी निकृष्ट प्रतिसाद मिळेल जेलरच्या व इतर अधिकाऱ्यांच्या जबाबदारीची व कर्तव्याची माहिती जेल मॅन्युअलमध्ये दिलेली होती कैद्याची सुधारणा करणे त्याला उपयुक्त धंदे शिकविणे व इष्ट अशा लावणे ही कामे संयुक्त प्रांताच्या तुरुंग खात्याच्या धोरणातच बसत नव्हती हो कैद्याला काम द्यावायचे ते त्याला भंडार सोडण्याच्या उद्देशाने हाडे मोडून काढून व चळसळ कापावला लावून त्याला सीधा करावायचा गुलाम बनवायचा हे तुरुंगाचे उद्दिष्ट कल्पना अशी की तुरुंगाची त्याला एवढी जबरदस्त झडब बसली म्हणजे गुन्हा करून पुन्हा तुरुंगात यावयास मन धसणारच नाही गेल्या काही वर्षात थोड्या सुताना झाल्या आहेत अन्न कपडे व इतर गोष्टी जरा बऱ्यापैकी असतात तुरुंगातून सुटलेल्या राजकीय कैद्यांनी बाहेरची चवळ केली त्याचा परिणाम आहे असहकारतेच्या चळवळीच्या जमान्यात वॉर्डर्सनी सरकारनिष्ठ राहावे म्हणून त्यांच्या पगारातही थोडीशी वाढ करण्यात आलेली आहे कैद्यांपैकी मुलांना व तरुणांना शिक्षण देण्याचा अगदी अल्प प्रमाणात काही प्रयत्नही करण्यात येतो या सुधारणा ठीकच आहेत पण त्यामुळे मूळ प्रश्नाचा बोर्डवर ढलपा देखील हलणार नाही शिवाय तुरुंगाचे जुने धोरण होते तेच आजही कायम आहे मग या वरपांगी सुधारणांचा कितीचा उपयोग होणार राजबंद्यांपैकी बहुसंख्य लोकांना सामान्य कैद्यांप्रमाणेच वागवण्यात आले त्यांना विशेष हक्क अगर वागणूक अशी काहीच नव्हती पण इतरांहून त्यांची वृत्ती चढावू व बुद्धी प्रगल्भ असल्यामुळे त्यांना छळणे इतके सोपे नव्हते त्यांच्यापासून फारसे पैसे उकळता येत नसत अधिकाऱ्यांची साहजिकच त्यांच्यावर खप्पा मर्जी झाली व तुरुंगाचा कायदा त्यांच्यापैकी कोणी मोडला की ती संधी साधून त्यांना कडक शिक्षा देण्यात येऊ लागल्या अशा एका गुन्ह्याकरता स्वतःला आझाद म्हणणाऱ्या एका पंधरा सोळा वर्षाच्या पोराला फटक्यांची शिक्षा देण्यात आली त्याचे कपडे उतरवून त्याला तिकाट न्यावर बांधला प्रत्येकवेळी अंगावर फटका बसला व चामडी फाटली की महात्मा गांधी की जय असा तो जयघोष करे मूर्जित पडेपर्यंत प्रत्येक आघाताबरोबर तो जयघोष करीत होता हास मुलगा पुडे, उत्तर हिंदुस्थानातील दहशतवाद्यांच्या गटाचा एक पुढारी झाला